अध्याय तीनशे चोवीसावा शुकजन्म भीष्म सांगतात सत्यवती सुत व्यासांना याप्रमाणे महादेवांपासून श्रेष्ठ वर मिळाल्यानंतर एके दिवशी अग्नी उत्पन्न करण्याकरता दोन मिथुन स्वरूपी अरणी एकमेकींवर ते घाशीत होते इतक्यात आपल्या सामर्थ्याने अतिसुंदर रूप धारण करून धृताची नावाची लावण्यवती अप्सरात आलेली भगवान व्यासांचे दृष्टीच पडली हे युधिष्ठ त्या अप्सरेला त्या वनात पाहताच व्यास एकाएकी काम मोहित झाले व्यासांचे मन कामविव्वल झालेले पाहून धृताचीने मैनेचे रूप घेतले आणि ती ऋषी समीप आली अप्सरेने केलेले ते रूपांतर व्यासांचे दृष्टोत्पत्तीस आले तरी त्यांचे मनात उत्पन्न झालेला कामविकार दूर न होता त्यांचे शरीराच्या रोमरोमातून भिनून राहिला तेव्हा व्यासांनी आपले सर्व बल एकवटून जो कामविकार दाबण्याचा यत्न केला परंतु क्षुब्ध झालेल्या मनाला ते मुळीच आवर घालू शकले नाहीत आणि कर्मगतीच्या भवितव्यतेमुळे ध्रुताजीच्या सौंदर्यावर लुब्ध झालेले ते व्यास कामेच्छा दाबण्याचा प्रयत्न करीत असता तो सफल झाला नाही इतकेच नव्हे तर अग्निप्रदीप्त करण्यासाठी अर्णी घाशीत असता एकाएकी त्यावर व्यासांचे रेतकलन झाले पण त्या, त्या ब्रह्मर्षीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून निभ्रांत चित्ताने अरणी घासण्याचे काम तसेच चालविले पुढे अरणी झालेल्या रेतपातापासून शुकाचार्यांची उत्पत्ती झाली आणि अरणी मंथनाचे समयी झालेल्या शुक्रखलनापासून जन्म झाल्यामुळे त्या महातपस्वी ऋषिपुत्राला शुक्र यातील रकारोपाने शुक हे नाम प्राप्त झाले ज्याप्रमाणे यज्ञातील प्रदीप्त केलेल्या अग्नीमुळे द्रुतयुक्त हवी समर्पण केली असता तो तेजपुंज दिसतो त्याप्रमाणे अरणी गर्भातून हे निघालेले महारुषी वो योगी शुकाचार्य आपला तेजस तेजस्सामर्थ्याने देदिप्यमान दिसत होते हे कुरुवंशजा अनुपम रूपाने वो वर्णाने शुकाचार्य थेट आपल्या पितासारखे होते आणि अशा स्वरूपात ते शुद्धात्मे शुकदेव धूमरहित अग्निप्रमाणे झळकत होते हे राजा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ जी गंगा नदी तिने स्वतः मेरुपर्वतावर येऊन शुकदेवांना आपल्या पुण्यपावन उदकाने स्नान घातले हे कौरवराज इंद्रा अंतरिक्षातून महात्मा शुकासाठी दंड व कृष्णाजीन ही खाली पडली त्यावेळी गंधर्व गायन करू लागले अप्सरा नाचू लागल्या मोट मोठमोठ्या आवाजांच्या देवांच्या दुंदुमी वाजू लागल्या विश्वादसू तुंडळू नारद हा हा हु हु इत्यादी गंधर्व शुकजन्माचे वर्णन गाऊ लागले इंद्रादी लोकपाल देव देवर्षी व ब्रह्मर्षी त्या ठिकाणी गोळा झाले वायूने सर्व प्रकार दिव्यपुष्पांच वृष्टि के लिए सर्वस्थावरजंगम जगत शुभजन्माने आनंदित जाले पार्वतीसह औदार्य निधि महादेव स्वतः मोठ्या प्रीति ने व्यासपुत्रा जन्मताच यथाविधि उपनयन के लिए सर्वदेव अधिपति जो इंद्र ताने अकृत्रिम स्नेहा दिव्याकृति सुंदर कमंडलू वस्त्रे शुकाला अर्पण के हे राजा सहस्रावधी हंस सुतार पक्षी सारस शुक चास, इत्यादी पक्षी त्यांचे सभोवती उजवी घालू लागले आणि त्या महा तेजस्वी बुद्धिमान शुकाचार्यांचा अरणीपासून अलौकिक रीतीने जन्म झाल्यानंतर ते व्रताचरण करीत तेथेच राहिले हे राजेंद्रा जन्मताच व्यासाप्रमाणे उपनिषदे व ससंग्रह सर्व वेद शुकांपुढे हात जोडून उभे राहिले परंतु परंपरेने चालत आलेल्या रूढीला अनुसरून त्यांनी सर्व वेद वेदांगे व भाष्य यांचे ज्ञान असणारे बृहस्पती यांना गुरु करून त्यांचे पासून सर्व वेद उपनिषदे व संग्रह यांचे शशास्त्र अध्ययन केले त्याचप्रमाणे हे नृपाला सांगोपांग इतिहास व राजनीतिशास्त्र यांचा अभ्यास केल्यावर गुरुला गुरुदक्षिणा अर्पण करून महामणी शुकाचार्य अध्ययन संपवून स्वस्थली परत आणि मग त्यांनी ब्रह्मचारीच राहून खर तर आरंभ केला राजा लहान वय असताना देखील महातपस्वी शुकाचार्य सर्व देवता व ऋषी यांना आपल्या ज्ञानामुळे व तपश्चरेने इतके मान्य झाले की देवाधिकही त्यांचा विचार घेऊ लागले पण हे नराधिपार गृहस्थ आश्रमा पुढ़ तिन्नी त्यांचे लक्ष लागेना कारण एका एक मोक्षधर्मा ध्यास लागला होता ओम तत्सत